ती देवी भिल्ली झाली तेव्हा तिच्या मागे पळत राहिले अशी एक अद्भुत शक्ती आहे ती स्त्री म्हणते तिच्याकडे पाहिले की हा कुबेर काम मोहीम झाला आणि कुबेर इतक्या धराला गेला कि स्खलित झाला ती पिंगा संताप आमच्या दरबारमध्ये आमच्याशी अशी मागणी पद्धत भगवान शंकर हसले ते बल सांगितलं याचं पर्यावर सांग काहीतरी व्हायचं हा खान शाप द्यायची लेकरू बिचार घाबरून जायचं त्याला एकदा आपलं म्हंटल प्रभू एकदा आपलं म्हटलं की झालं घे मग तुम्ही काही अन्याय करा काही काही फिकीर नाही पण प्रमेवा म्हटलं मी तुझा इथं अडचण आपण त्याला मी तुझा म्हणतच नाही तो निराळा ना पण निराळे आणि आपण नुसते भिकारी हे मागते मागते मागते माग तो चिडून जात असेल काय कटकट लावले रे तू मला काय देतोय माझ्याकडून का अपेक्षा करतो इतकी मिळायची म्हणून भगवान दुर्लक्ष करतो काही देत नाही काय नाही काय नाही प्रभू शंकर म्हणतात देवी का चिवितेस अुझ वैभव असतं साहेब आम्ही जिथे पागल बनतो तिथे कुबेर कोण्या झाडाचा पाला ु आहे क्षमा करून एक पु जन्माला आला याच नाव लोभ असं ठेवण्यात मात्र गामी दोष लागला आईकडे पाहून पाप निर्माण झालं म्हणून त्या पापातून जन्माला आलेलं ते पोरब त्याच नाव लोभ असं ठेवण्यात आलं आता कुबेर आणि त्याला घेऊन दरबारमधून पाय काढले आहेत पण कुबेराचं काही त्याच्यावर कधी लक्ष गेलं नाही कधी त्याच्याबद्दल त्याला प्रेम वाटलं नाही त्यावेळेला एक तार नावाचा दैत्य मार खाऊन चिडवून आपल्या लोकांमध्ये गपचूप राडत बसला होता नारद त्याच्याकडे गेले त्याने विचारला हो इंद्राने मला फार ओडकलो इंद्राचा सत्यानाश करण्यासारखा काही मार्ग का आहे त्या इंद्रायला काय ते सांगायला असता तू अलकावतीला <laughs> जा कुबेराकडे जा कुबेराला एक पोरगा झाला कुबेराचं की त्याच्यावर फारसा लक्ष नाही पण तो तुझ्या फार कामी येईल तू त्याला उचलून घेऊ नये तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होती। काय क्षणात दैत्य अलका होती आणि त्याने तो झोपलेला पोरगा त्याच्या पलंगासद्धाच उचलला आणि आपल्या घरी आणला कुबेराच्या घरी आरडाओरडा झाला पोरगा हरपल कुबेराला वाटलं जाऊ दिड्या गेली नाहीतरी माझं त्याच्यावर लक्ष नव्हतंच होतं तर तापदायकच होतो नेमी नेमी तो प्रसंग आठवत असे त्या पोराकडे पाहिल्याबरोबर हर आपलं ते बरंच झालं परंतु पोरटा भयानक विचित्र निघाला म्हणतात शुक्राचार्याकडे जा ते तुझ कल्याण करतील शुक्राचार्याने याचे सगळे संस्कार केले अगदी जातकर्मापासून ते त्याच्या विवाहापर्यंत सगळे संस्कार केले आणि शुक्राचार्य त्या लोभाला म्हणतात शंकराचा तू आता शंकराचं आराधन कर दिग्विजय झाला सगळ्या पाताळाचा झाला भारत वर्षाचा झालाच झाला असंख्य स्त्रिया खराब झाल्या अनेक मंदिर फोडण्यात आले अनेक देवता नष्ट झाल्या अनेक यज्ञ यात भ्रष्ट झाले अनेक ब्राह्मण मारले गेले जितके काही सगळ्या दैत्यांनी करायचं ते सगळं यांच्या राज्यात झालं अमुयचं शिल्लक राहिलं असं काही नाही पण दैत्यांच तप इतकं दानग असेल की असे असंख्य जरी त्यांच्या हाताने झाले तरी देवता त्यांचं काही करू शकत नसत त्यांचे शस्त्रास्त्र इतके मोठे असत की या देवतेना आपल्या जवळच्या असत्रांनी त्यांचं अस्त्र त्यांचं शस्त्र दूर करण्याची ताकत नसे त्यामुळं देव जिंकायचे देव मरत नाहीत म्हणून नाही लाजानी काही वेळ बंद करून देवायचे आणि काही वेळ जा तुम्ही कुठेही फिरा पण आमची सत्ता माना असं सांगून सोडून द्यायचे हे सुटलेले निर्वासित देव सगळे भारतात यायचे कोठे कोणी मार खाल्ला आणि कोणी दुनियात कुठेही निर्वासित झाला की त्यानं भारतात या भारतात आलाय की आपला तो पाहुणाच आपण त्याची सरभराही करावी आपल्याला खायला न मिळालं तरी आपण त्याची सरभराही करावी किती संख्येनं आले तरी आपली पुरपूर काही नाही लाखो बाहेरून येत आहेत रोज येत आहेत आपल्या मध्ये मिसळून जात आहेत मिसळले की आपण गंगा आहोत किती गटारा मिसळले गंगेला काय व्हायचं गंगा गंगा ती आपली चाललीच चालली तिच्या वेगानं अशी भारताची गंगा चाललीच आहे त्याच्यात कितीतरी नाले येऊन मिसळतात कितीतरी ओळख कितीतरी नद्या येऊन मिसळतात पण हिच काही होत ही आपली चालली आपल्या गतीनं अशी ही भारताची नदी वाहत असते मदत घेण्याकरता आले पण भारतीय मनुष्य जर निर्वासित झाला तर याला स्वर्गातही जागा मिळत नाही आणि पाताळात नाहीच नाही अनुसताच मरतो ही आपली दुर्दशा आहे पुराण काळापासून आजपर्यंत आहे हे माली लंका म्हणजे काय आपल्या कृपेवर जगणार हे सी लोन हे आपल्याला दाटतो पैसे रोज आपलेच नेतो व्यवस्था आपणच करतो आणि आम्हाला सांगतो की ते तुमचे सहा लाख माणसं आहेत घेऊन जा न्युं? तुमचे लाखो येत आहेत त्याच पण आमचे सहा लाख डासतात आणि त्या सहा लाखाला तिकडे लंका आपलं म्हणतोय ना आम्ही इकडे येऊ देतो ते बरे तरी पण ते जगतील तर आपला मग हो ते नाहीला झोप येतात आणि की मग ते कोणी बोलत नाही आणि की मिसळून जातात कोणीकडे जातात त्याचा पत्ता लागत नाही असा एक विचित्र देश आहे आपला आणि असं पूर्वा पार चाललं आहे आत्तापर्यंत चाललंय हे सगळे देव आपले इथे येतात इथे आले म्हणजे गंगा यमुनेच पाणी पितात गंगा यमुनेचं पाणी पिलं की स्वतःचा आम जागा हो मी कोण आणि मग या दैत्यांचं राज्य कसं उथून पारता येईल याचे विचार सुरू होतात हे मोठ्या मोठ्या ऋषींच्या आश्रमामध्ये होतात त्याच्यामुळे या मोठ्या मोठ्या ऋषींचे नाव्यामध्ये अग्रेसर असतात त्याच्यात कुंडशास्त्रीचा आश्रम नसतो कारण ते तर काहीच होत नाही कोण कोण पाहायला लागलं त्याच्याकडे राहिला का नाही काय जाऊ देतो त्याची काही किंमत नसते पण विश्वामित्र दग्नी प्राजा यांच्या आश्रमावर सगळ्यांची नजर असते आणि आरडा होत आश्रमाचा असतो वशिष्ठासारखांचा आश्रम खराब केला पण वशिष्ठाने तिथे बाकीच्या जागा दिली ते कोणी बात नसत असे मोठ्या मोठ्या ठिकाणी मोठ्या मोठ्या घटना घडतात त्या तंत्राप्रमाणे सगळे देव इथे जमले आणि महर्षी मुदगल त्यांच्या नशिबाने त्यांना दिसले मुदगल यांना सगळ्या देवानी नमस्कार करून विचारलं आमची काय हालत आहे तुम्ही आपल्या हाताने करून घेतली आहे वरदान देताना मागे पुढे पाहत ना शंकरांनी सांगितलं तो मी काही बऱ्यान वरदान देतो का अहो दैत्य तपच तितकं करतात मला नाही लाजनी होच म्हणा करू काय शकतो हे ही या भारताचं वैभव आहे इथे कोणी देवानी असो दैत्यानी असो मानवानी असो स्त्री पुरुष कोणी असो कोणी तप केलं की त्याला फळ देणं हे देवाचं कार्य ते देवांच्या हातात ते चा चा चा चा की माणसाच्या दैत्याच्या ठेवलं नाही त्यामुळं देवांचं कार्यच आहे की तितकं काम झालं की त्याला वरदान देण्याकरता येणे आणि तो मागेलते ते देणे हे त्याच वेळेला येतात की त्याची इच्छा पूर्ण होण्याचा समय आला तितक त्याचा पुण्य झालं म्हणजेच यांना त्याची आठवण तेथोपर्यंत बऱ्यानं येतात असं नाही आणि आले की मग जे मागितलं ते दिल्याशिवाय देवांच्या हातात काही नाही त्यांना कळतं की हे वरदान दिल्यानंतर आपली काय दुर्दशा होईल आपणाला किती त्रास भोगावा लागेल पण ते म्हणतात करणार काय त्यांनी मागितलंय तर नाही कोणाकोणा म्हणायचं अशी सगळी परंपरा चालली आहे त्या तंत्राप्रमाणे शंकर म्हणतात काय करू शकतो महर्षी मुद्गल म्हणतात चतुर्थी माध्यमातून गणेशाराधन करा म्हणजे चतुर्वेद हा शंकर तुमचं सगळं दूर, दूर होईल असा यांना पुन्हा चतुर्थीचा उपदेश करण्यात आला परमात्मा मुद्गल गुप्त झाले आणि भगवान गजानंद प्रगट झाले हे जे अष्टविनायक आहेत हे आठ दिशेला आहेत आणि मोरेश्वर क्षेत्र त्यातलं मध्य आहे या मोरेश्वराच्या पूर्वेकडे साधारण नकाशाकडे पाहिलं तर दक्षिणेच्या बाजूला असं तिरपट जरा मद्रास ला वक्रतुंड गणेश आहेत या केरळ एकदंत गणेश आहे रामेश्वरच्या जवळ चार कोसावर महोदर गणेश आहेत तंजावरला गजानन नावाचे गणेश आहेत इकडे गणपती पुण्याला लंबोदर काश्मीरला शंकराचार्याच्या टेकड्याच्या जवळ विकट नावाचा भगवान विनायक आहे इकडे उत्तरेला ज्योतिर्मठाच्या जवळ विघ्नराज गणेश आहेत आणि तिबेट मध्ये कुठेतरी धूम्र गणेश आहेत ते काही आम्ही पाहिले नाही हे सात आम्ही पाहिले पण तिबेट मध्ये कुठे आहेत आणि काय आहे याची काही आम्हाला कल्पना नाही पण तिबेट मध्ये धूम्र वर्ण आहेत आठ दिशेला आठ विनायक आहेत हे आजचं चौथ्या विनायकाचं कथानक चाललेले आहे हे तंजावरला आहे यांचं नाव गजानन गज म्हणजे निर्गुण वाचक ब्रह्म गज म्हणजे ओम हे ज्याचं आनन म्हणजे ओळखण्याचं चिन्ह म्हणजे तोंड आहे त्याला गजानन असं म्हणतात माणूस याच्या वरची इतका भाग असला तर ओळखू येतो याच्या ये खालचा कोणी असला तर काही पत्ता लागत नाही मुलग कापून नेल आणि मग पंचनामा केला कोणाचं शरीर आहे कुणाला माहित कोणाच माणसाचं आहे एवढं नक्की किंवा बाईचं आहे एवढं नक्की पण कोण्याबाईच कुणा बोवाचो हे चेहरा सापडल्याशिवाय सांगता येणार नाही या गजाऊन ज्याचा बोध होतो त्याला निर्गुण वाचक असतात म्हणून भगवंताच याच्या वरच शरीर निर्गुण असतं आणि याच्या काल सगळं सगुण असत मग तो भगवान कोणी असो ते विष्णू असो शंकर असो देवी असो सूर्य असो कोणी असो तो ओंकारातून निर्माण झालेले असतो म्हणून सगुण निर्गुण एकच असतो पण कळत नसल्यामुळं नाना प्रकारच्या बांधणी होता. आणि पंथ मतमतांतर वाचता आज आमच्याकडे मोठी व्यक्ती येणार आज वरून पत्र की त्यांची आपोल्याला तब्येत खराब झाल्यामुळं यवतमाळचा त्यांचा मुक्काम स्थगित झाला त्याच्यामुळं तुम्ही आल्यानंतर केव्हा तरी पुढे येतील तेव्हा तुम्ही असालच तेव्हा हो ते घरी येतील तुमची भेट होईल आज आमच्याकडे बाबा महाराज सातारकर येणार होते त्यांचा आज यवतमाळचा मुक्काम होता आज उद्या परवा तीन दिवस ते यवतमाळला राहणार होते आमची त्यांची आम्ही एकाच मंदिरामध्ये दोघेही प्रवचन करतो त्यांचंही प्रवचन त्या फडके गणपती मंदिरातच असतं आमचंही आधी तिथेच होतं आम्ही एकमेकाला ओळखतोच आता ते गावात येणार आणि आम्ही तिथे नसणार आणि आमच्याकडून त्यांचा काहीच सत्कार होणार नाही हे काही बरोबर नाही ती रीत नाही माझ्याकडे सगळेच येतात कोणी कोणी तरीचा मोठा असला की तो घरी यायचा ही आमची आपली एक रीत आहे त्या तंत्राप्रमाणे आम्ही त्यांना पत्र पाठवलो की बाबा तुम्ही गावात येत आहे आम्ही गावात नाही आमचा कोणता मुलगा तुमच्याकडे यावेळा आम्ही मोरगाव लाको त्यांचा कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे आज ते आले नाही कोणी आले की सत्कार हा ग्रस्थाश्रमाचा एक रि आहे रीत आहे त्या तंत्राप्रमाणे वागाव इथे या गज शब्दाची व्याख्या चालली आहे गश्च असास्त्री एक दिवस आमचं प्रवचन ऐकायला अकस्मात आले मोठ्या माणसांना ती एक खोड असते की कुठेतरी जाऊन एकदम चटकांमध्ये भाग्येत लागतो मनुष्य समोरचा त्यांच्या ते त्या मोठ्यापणाकडे पाहून नांगरतो ईश्वरी कृपेनं त्या मुरयाची कृपा इतकी मजेदार आहे कि माझा विषय या चालू असणाऱ्या विषयापेक्षा एकदमच निराळा आहे आणि या, या पंडिताच्या कोष्टकाती चटकन बसत नाही त्याच्यामुळे याच्यावर त्यांना एकदम ये बोलता येत नाही ते अकस्मात आल्यामुळे आमचा कार्यक्रम निराळाच चालला होता पण म्हणून हे ज्या की मुद्दाम आले आता यांना काहीतरी ऐकवलंच पाहिजे म्हणून आम्ही सांगितलं गज कशाला म्हणतात गच्च असाऊ गजा ज्याच्या पासून सगळं निर्माण होत आणि ज्याच्या मध्ये सगळं लीन होत त्याला गज असं म्हणत असतात असं ब्रह्म या जगात एकच आहे त्याचं नाव ओम या ओम मधून सगळं निर्माण होत आणि ओम मध्ये सगळं नाहीस होत हाच सगु असतो हाच निर्गुण असतो एक मद्रासी ग्रस्त आमच्या वराडमध्ये आला आमच्याकडचं धूप परंपरेनं आतापर्यंत गाजलेल आहे आता याच्या पुढे काय होईल माहीत नाही चार, चार आणि शेर मिळत तो तूप चार आणि शेर आज ते शंभर रुपये मिळतो आणि तरी त्या चार चार्या सारखं मिळतच नाही हे जास्त चमत्कार आहे पण तरी अद्याप आमच्याकडे तुपाला जास्ती किंमत आहे असं दुधा चमचा घेऊन आमच्याकडे तूप वाहण्याची पद्धत नाही पुरणाच्या पोळ्या गेल्या तर त्याला वाटी स्वतंत्र तुपाची ती पोळी बुच काही घास काढला म्हणजे त्या तुपाच्या वाटीत बुचकळायची आणि उरलेली पोळी त्या पोळीवर दादायची आणि तो घास खायचा ही आहे आमच्याकडे कोरोनाची पोळी खाण्याची पद्धत आणि वराडाचा सगळ्यात मोठा पकवान नाही पुराण आणि ते तूप तितकं मिळतं तेव्हा ते पचतं एरवी तसं नुसतं पुरण पचत नाही अशी खायची पद्धत मद्रा तो मद्रासी त्यानं जन्मात तसं तूप पाहिलं नाही इकडे आला हा गोळाच्या गोळा झाला तुपाचा वाढल्या गेला तूप असं मिळतं इकडे प्रश्न मिळतोच कोणता तरी दुकानदार त्याला दिसला तूप आहे हा मग एक डबा द्या त्यानं तो डबा घेतला पॅक केला आणि मद्रासला नेला तिथं सगळ्या परिवाराला सांगितलं मित्र भारत तूप आणलाय सगळेजण कसा पाहून ते फोडलो ते दुपारी गेली गाडी तिथं याला घरी पोचायला चार वाजले मद्राची ती उष्णता ते सगळं पातळ झालं ते डब्बा फोडल्या बरोबर सगळं अरे अरे अरे हे काय भरलं यात हे तेल कुठून आलं ती चिरलं भयल का मी त्याला काय सांगितलं द्यानंतर हे काय गेलं भरतच संतापलेला जिद्दी माणूस चांगला परिस्थितीने चांगला पुन्हा ते काय केलं तिथून मद्रासून पुन्हा इथे आला ते सकाळी आला आला की त्या दुकानदाराकडे घेऊन गेला पीपा त्यानंतर काय म्हणजे तू काय तू काय पा म्हणून पा त्यानं फोडल सगळं गच्छ होतो त्यानंतर काय झालं अरे काय जातू आहे अरे इकडे आल्यावर ते गच्छ कस आमच्याकडे ते पातळ का झालं नाही तर ते तुपाच आहे ते एकाच आहे पण इकडच्या थंडीमुळं ते घोटून गेलो ते झालं सगुण आणि तुझ्या इथे गेलं त्या उष्णतेने ते पिघळलं ते झालं निर्गुण तूप एकाच आहे आणि नुसतेच भांडे तुमचा विठोबा सगुण की आमचा विठोबा निर्गुण अरे विठोबा सगुण निर्गुण दोन एकाच आहे तो विठोबाचा आहे त्याच्यात सगुण काय निर्गुण काय पण याला कळेल त्यांना हा म्हणतो सगुण असेल मग तुमचं आमचं नाही जमायचं अरे निर्गुण असेल तर तो सगुण म्हणतो मग तुमचं नाही जमायच अरे निर्गुण सगुण एकच्रह्म असतो त्याच्यामध्ये कुठे भेदभाव असतो का काही असं ज्याला कळत त्याला लवकर हे समजत असत हे त्या गजातून निर्माण होत गज म्हणजे निर्गुण व्हायचं हे गज शब्द असा की त्याचे अक्षर जग होतात जग पलट की गज आणि गज पलट की जग आपण सगळे जग पाहत असतो गज पाहतच नाही आपण उलटीच पाठी वाचतो नेहमी दोन पण ते लिहिले गेले आहेत उलटे आपण जग जग पाहत बसतो हो बस हो तेच जग जगात तेव्हा मनुष्यमुक्त होतो तर काय मोठं कठीण आहे एकाच जागी दोन्ही गोष्टी असतात जिथे कुठे घाट प्रारंभाची पाठी असते त्याच्याच खांबा त्याच खांबावर त्याच पाठीवर मागच्या बाजूला राज समाप्त अशी पाठी असते दोन्ही एकाच ठिकाणी असत तुमचं भाग्य आणि दुर्भाग्य दोन्ही एकाच ठिकाणी असत जेव्हा जेव्हा दुर्भाग्याची परिसमाप्ती व्हावी तेव्हा सद्भाग्य उदयाला येत असत जेव्हा सद्भाग्याची ती परिसमाप्ती व्हावी तेव्हा दुर्भाग्य उदयाला येत असत ते आपल्याच जवळ असतं हे असत ते इकडे तिकडे असं सगुण निर्गुण शोधावं लागत नाही प्रवचन झालं घंटाभर शास्त्री बावनं सांगितलं आमच्याच करता विषय तुम्ही बदलला ना म्हणलं त्याच करता तुम्ही, तुम्ही करता आला मने। ना तुम्ही रोजचा ऐकण्याकरता आलाच नाही म्हणजे हे कशात आहे आणि हे मुदगलात आहे आम्ही मुदगल वाचलो होतो म्हणे आनंद आहे मग त्याच्यात नव्हतं काय असेल म्हणे पण लक्षात आलं नाही इतकं कबूल केलं हे सुद्धा पुष्कळ आहे असंही कबूल करत नाही अज्ञान कबूल करणं सुद्धा एक मोठं महत्व आहे शाणा मंटर जन कहत का मैं कहते प्रमाणासुरा चरित्र गजानन चरित्र निर्माण हो चल चरित्र है लोभासुरा विनाशा करता मुद्दला संगने प्रमाण तप जा भगवान गजानन प्रगटे परमांधर मध्यस्थी करता पटेल लोघासवराने सांगितलं तुम्ही वकील म्हणून आला ना म्हणून नाही तुम्हाला जिवंत जाऊ देणं प्राप्त आहे नाही तर तुम्हाला मी मारूनच टाकलं असत अरे तूच वरदान दिलं ना ज्याला नाम रूप गुण मृत्यू नाही मग हा कोणी गजानन आहे ना त्याला आहे ना, ना, ना तू त्याला पाहिला ना त्यानं तुला दूत म्हणून पाठवलं ना माझ्याकडे मग मा त्याच्या हाताने माझा मृत्यू होणार कसा शंकर हसले शंकराने सांगितलं तुला कळलंच नाही मी वरदान काय दिलं तेही कळलं नाही आणि तुला गणेश म्हणजे काय हेही कळलं नाही पण यांनी शंकराला सांगितलं तुम्ही जा तुम्ही देवा तुमच्यावर माझा भरोसा नाही दैत्य प्रामाणिक आहे दैत्याने शुक्राचार्याला बोलव शुक्राचार्याला विचारलं काय भानगडे होय हे गजानन काय यांनी सांगितलं हे समजल्यावर काय समजायचं शिल्लक राहत असतं सगळंच समजतं चक ब्रह्माचिष्ठा गणेश या, या शब्द त्याचा अर्थ आहे गकार विविध प्रणमाम्यह गकार म्हणजे सगळे विश्वामध्ये असणारे जितके ब्रम्ह गण सगळे आणि विश्वामध्ये असणारे जितके इतर मानव गन, दानव गण, हे सगळे नकार यांच्यावर ज्याचं प्रभुत्व चालतं तो गणेश असा गणेश या शब्दाचा अर्थ आहे म्हणजे सगळ्या देवता सगळे ऋषी महर्षी सिद्ध साधक स्त्री पुरुष सगळे हे सगळे गण गन, या गणावर ज्याचं आधिपत्य चालतं त्याला गणेश असं म्हणत असतात पुढे गणागणांचे निर्नाळ्या प्रकारचे गट पडतात काही देवगण आहेत काही यक्षगण आहेत काही साध्यगण आहेत कई सिद्ध गण आहेत काही पावसाचे स्वतंत्र मेघ गण आहेत काही वाऱ्याचे घटक आहेत ते वाऱ्याचे गण आहेत काही इंद्राधिक देवगण आहेत अशा सगळ्या निर्णाळ्या घटकांचे एक एक गट त्यांचा जो कोणी अधिपती त्याच्यावर ज्याचं प्रभुत्व चालत असत त्याला गणेश असं असतात गकारामध्ये असणारी जी आहे शक्ती ती आहे सिद्धी नकारामध्ये जी ताकद आहे ती आहे बुद्धी या सिद्धीवर आणि बुद्धीवर ज्याचं प्रभुत्व चालतं त्याला म्हणतात गणेश असा गणेश या शब्दाचा दुसरा अर्थ आहे आणि ह्या सिद्धी आणि बुद्धी या दोघीमध्ये सगळ्या जगाचा विहार आहे हे नव खंड सांगू त्यावेळा जर वेळ असेल आणि जमलं तर त्यावेळा त्याव त्याचा विचार करायचा आहे ते खंड सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्यातले सतरा अध्याय फार महत्वाचे आहेत बाकीची फलश्रुतीच आहे सगळी त्या सतरा अध्यायामध्ये योग गीत ही नुसती योग गीता सतत महिनावर सांगत येत नऊ तास रोज सांगावी तेव्हा कुठे हा हरत कळली तर कळली नाही तर सगळं आनंदी आनंद ते राजा दक्षाला सगळं मुद्गल सांगितल्यावर तो तितक्या योग्यतेचा झाला असं समजून मग मुदगला त्याला ते ज्ञान सांगितलं आहे ही तर प्राथमिकच कल्पना गणेशाची नाही तर हे ज्ञान समजून जाण्याची काय शक्यता आहे आनंदी हेच खंडा खंडामधली कथा आहे भगवान गजाननाचं ज्ञान झालं लोभासूर लो शांत झाले आणि ती सगळ्या देवांनी ऋषींनी केलेली स्तुती संपून हा खंडाचा महत्वाचा भाग संपला पण याच्यामध्ये जे अंशावतार झालेले आहेत त्यामध्ये आजचा सगळ्या लोकांच्या समोर असणारा अवतार प्रामुख्याने एकदा गणपती उत्सव आला जवळ कि कोणत्या पेपरला ही कथा असायचीच कुणीतरी मासिकात ही कथा यायचीच देवी पार्वती स्नानाला बसली आहे तिने आपल्या अंगाचा मळ काढला त्याचा एक पुतळा तयार केला या पुतळ्याला पुढे वरदान देण्यात आलं त्याने शंकराधिकांचा पराजय केला शंकराने त्याला मारलं त्या भृंगीनं एक हत्तीचं मस्त आणलं ते त्याच्या मस्तकावर त्या तडावर ठेवण्यात आलं आणि तो जिवंत झाला त्याचं नाव गणेश ही कथा सगळ्यांच्या डोक्यात आहे सगळ्यांना या कथेची जाणीव आहे आता या मोरगावच्या या मोरगाव पासून गिरगाव पर्यंत जितक्या स्त्रिया असतील इतक्या जर समजा गुन काढल्या तर यांच्या अंगावर माणसाचा पुतळा निघण्या इतका मळ निघतो का हा महत्वाचा प्रश्न सगळ्या मोरगावच्या स्त्रियांच्या समजा अंगाला गाजतो इतका देवी पार्वती इतकीडी होती स्ना अंगाचा आणि त्याचा एक पुतळा तयार केला हिला सर्वांग सुंदरी म्हणत असतात डुकरी घासली तर इतका मळ निघत नाही तर जगदंबा घासल्यावर इतका मळ निघतो का कोणी या कथेकडे पाहत का व्यवस्थित काय आहे पण एकानं सांगितलं दुसऱ्यानं ऐकलं तिसऱ्यानं तिसऱ्याला सांगितलं चौथ्यानं सांगितलं गणपती तुमचा माहीत आहे ते देवी पार्वतीनं मर काढला त्याचा एक पुतळा केला त्याला एक आतीच मस्तकडून दिलो गणपती <laughs> सगळं गणपती असत पण चाले ही कथा फार प्रसिद्ध आहे आणि ही कथा नाही ती काही नाही जमायच नाही उत्सव जमायचाच नाही ही यायचीच ना ही रहस्य फार रहस्य या कथेत फार ती विश्वत स्त्री प्रतिनिधि है तिचा इतकी सुंदर स्त्री जगत को दुसरी हिवा अहंकार जाग हो आधी हिन तपश्चर्या के लिए त्या तपश्चर्य जोले मिटन बसले तिचाक नहीं चिड़ी इतका इतका अहंकार ठीके मी याला रस्त्यावर आणेलच ऐंशी हजार वर्ष त्याने तपाकेल काय फायदा झाला नवर्षी नारद आले नारदा विचारला हो इतकी तपश्चर्या काही डोळे चुकले पाहत नाही उलट मी ज्या ज्या टेकड्यावर जाते तो टेकडं सोडून देऊन हिमाचल सोडून निघून जातो काय करायचं <kuh> का नारद म्हणतात तू गणेश आराधन कर श्रावण शुद्ध चतुर्थी पासून एक पार्थिव व्रत कर भाद्रपद शुद्ध चतुर्थी पर्यंत रोज एक पार्थिव करत जा आणि त्याची पूजा करून तो दुसऱ्या दिवशी विसर्जन कर असं एक महिना व्रत करतो एक महिनाभरे हे व्रत झालं आणि शिव बुद्धिभेद झाला भगवान शंकर म्हणतात मनुष्यच अपराध होतच असतात आणि अपराध कोणता यांना न विचारता की बापाकडे यज्ञाला गेली एवढाच की काही नाही पण मना विचारत का की मी अशी स्त्री काय कामाची तीच पुन्हा या पार्वतीच्या वेशात नटली आहे ना मग त्या दक्षकन्या बरोबर मी लग्न करणार नाही पण गणेश कृपा झाली आणि परमात्मा शंकराचा बुद्धिभेद झाला हा बुद्धिभेद भाद्रपद शुद्ध तृतीयेला झाला म्हणून ही तिथी सगळ्या स्त्रिया प्राणपणानं जतन करतात हरताळ <laughs> का पुरुषांना दाखवायचं आहे आम्ही काही कमी नाही कारण ते पार्वतीला अनुभव आलाय तिनं ते केलाय व्रत म्हणून तिच्या प्रतिनिधी या सगळ्या स्त्रिया हे दोन व्रत प्राणपणानं करतात एक हरताळिका आणि दुसरी वर सावित्री कि आम्ही काही मामूली नाही हे दाखवायचं त्यांना मुख्य दुसरं काही नाही या हरताळिकेला भगवान प्रसन्न झाले या व्रताचं नाव मोठं गोड आहे सगळं चांगलं लिहिलंय कोणत्याही कथा हा साजरी आहे अली गिर हरिता यस्मात तस्मात सा हरिता अलिका मैत्रिणीनं तिला निराळी सल्ला देऊन तिचं हरण केलं म्हणून त्या कथेला हरिता अलिका त्या कथाला म्हणतात अली म्हणजे मैत्री त्या दोघींच्या आपसात बोलणं झालं माझ प्रेम शंकरावर आहे आणि माझे पिताजी मला विष्णूला देण्याचा विचार करतायत त्या मैत्रिणीने सांगितलं असं असेल तर आपण पळून जाऊ म्हणजे हा रोग इतका जुना आहे आपण आपल्या मैत्रिणी पळून जाणे हा पहिला श्री गणेशा देवी पार्वतीने केला आहे आणि <laughs> त्या दोघी हिमालयामध्ये पळत गेल्या शिकार तप झालं या तपाच पर्यवसान भगवान शंकराचा बुद्धभेद झाला आणि परमात्मा शंकर एक आप ब्रम्हार्याच्या वेशात तिच्या आश्रमात आले आणि तिला सहज विचारलं आपण तप का करता इतक्या साजरे स्वरूप असताना हे तिच्या तपाच महत्व ऐंशी हजार वर्ष तप करते तरी ती बाला सर्वांग सुंदर म्हणजे ती बाला आहे बाला म्हणजे बाला तो सोळाशे वर्ष ती सोळा वर्षाची दिसते ऐंशी हजार तप करून आणि हा एक चतुर्थी केला की उजाड होतो पण पुन्हा म्हणतो का अंबाला काही ताकत राहिली नाही आधी एक दिवस चोवीस तास ते का उपाशी राहिला नाही तर ताकद न राहायला आलं का ती ऐंशी हजार वर्ष राहते तेव्हा तिला शक्ती म्हणतात तिला पार्वती म्हणतात शंकराने तिला नाना प्रकारचे प्रश्न केल्यावर ती तर बोलली नाही पण तिच्या मैत्रिणीने सांगितलं तिच्या डोक्यामध्ये शंकर पती मिळावा शंकर ते स्मशानात राहणारा नागवा उगळा दुताड मुताड तो काही पती करण्याचा आहे कीचा शिवद्वेषी मनुष्य याचा दर्शन सुद्धा पाप म्हणून ती त्या संतापाच्या ब्राह्मणाचं आणि त्या दार लहान असल्यामुळं त्या आश्रमाच हे त्या दारातच उभे असल्यामुळं एकदम प्रगट झाले चंद्रशेखरकर पूर गौरव भगवान शंकर प्रगट झाल्यावर शैलाधिराज तनयानय तिकडे मैत्रीण पाहते म्हणून उभं राहणं शक्य नाही आणि इतक्या वर्षाच पुण्य आज फळद्रुप झालं आणि बुवानं आपल्याला धरून ठेवलं म्हणून त्याच्या अलिंगनातून सुटण्याची इच्छा नाही अशी दुर्दशा तिची झाली आहे ती एकट्या ते तोंडाकडे पाहते हे तर तिच्याकडे बाहेर आलेच होते झालं सगळं ते मदनारी पण सगळं वैभव बेभाव सगळं सुटलो ते प्रसन्न होतात ते फारच आजाव आणि तिला तिंतर वनतांगी तवास मी दासांगी आज पास तू सी मैं ऐक तो मैं व्या मगणनी जन्म गेला देता देता मगन महत नहीं का संगशिल बायको मेलवाय करता सास सगळ्यात पहिला कोणी नाचला असेल तर शंकर एका गवैयाचा वेष घेतला आणि भगवान तिथे जाऊन गाणं म्हणत राहिले नाचले राजा हिमाचल मुडा प्रसन्न झाला माझ्या स्वाधीन जे असेल ते काही मागा मी तो उमान दे ही नगाधीशो हे नगाधीश ही दे उमा नाचा, नाचा नाचा आणि ते राजकुमारी मागतो काही माग म्हणजे याचा अर्थ का राजकुमारी माग असा आहे हिमाचला तुमच्या स्वाधीनाने तुमची पोरबी की नाही मग मला तुमच्या पोर बरोबर लग्न करायचं आहे हे संवाद ती घरात ऐकते आणि बाहेर आली पिताजी हो म्हणा हो म्हणाच ते म्हणजे तिला ते शंकर देतात याला समजतच नाही कोण आहे आणि मुळ ते शंकर तिच्या इशाऱ्यावर नसतात पुढे जन्मभार संध्याकाळच्या वेळा जगत चरणी बसलेली असते रक्तधडी सिंहासनावर असते आणि तिचं मनोरंजन करण्याकरता हे रोज संध्याकाळी तांडवांत मोठ्याने केलं की ते शोभून दिसतो आपल्या सारख्याने थोड्या वेळ गुलगुल केली काय काय काही त्या बाय सोडतच नाही दिवस बस बडबड अरे पण शंकरन पार्वती तेच करतात ना यांच्या इतकं गप्पा छात जगात नाही जगात आहो रात्र ती पार्वती काहीतरी विचारतंय आणि तुला काय समजते तू काय ग्रॅज्युएट आहे का कोणी कॉलेजला गेली होती का कधी मिळत नाही जे विचारलं ते सांगत राहतात आणि अद्भुत संवाद चालत असतो त्या दोघांचा शिवशक्ती संवाद म्हणतात त्याला ती काय करते एवढंच किंचित डोळे उघडून पाहतात नेहमी अर्धवून मिली तर विग्रह अर्धवट डोळे मिटलेलेच असतात ते म्हणतात सगळी दुनिया माझ्याचकडे पाहते मी कोणाकडे पाहणार पण कधीतरी तिच्याकडे पाहतात काही उपद्याप करते चुपछाप बसली आहे ना मग करते हरकत नाही पुन्हा डोळे मिटून घेतात असा तिचा त्यांच्यावर पगडा आहे आणि तो जो तिचा अहंकार मी काही कमी नाही मला पदार्थ समजणार आज माझ्या इशाऱ्यावर नाचतो आहे या अहंकाराला म्हणायचं तिचा मळ तिचा मळ म्हणजे तिने अहंग त्याचा काढला असं नाही त्याचा अर्थ हा तिच्या मनाचा जो विक्षेप याच नाव म हा गौरीचा विक्षेप जेव्हा मूर्तिमान होतो तेव्हा उमांग मलच जन्माला येतो त्या गणेशाचं नाव आहे उमांग मलच उमेच्या मला पासून जन्माला आलेला हा कार्तिक शुद्ध चतुर्थीला जन्माला आलेला असतो म्हणून यांच्या जन्माची तिथी असते कार्तिक शुद्ध चतुर्थी हा जो उमेचा मल मूर्तिमान होतो हा पुढे शंकराच्या हाताने मारल्या जातो युद्धामध्ये आणि त्या त्यावेळेला निर्बुधवाचक ब्रह्म असं जे गज या गजाने पुढे नाना प्रकारचे तप वगैरे केलेले वरदान वगैरे मिळालेले त्याला ते जे हत्तीच मस्तक आणून बसवले जातो त्यावेळेला सगळे देव प्रार्थना करतात आणि तरी ते ओरग उठत नाही तेव्हा सगळे मिळून जेव्हा ओंकाराचं आव्हान करतात आणि ओम त्या गजमस्तकामध्ये प्रवेश करतो तेव्हा तो उमांग उमांगमलच सजीव होतो ही आहे मूळ कथा आणि ती कथा या गणपती उत्सवामध्ये सगळीकडे सांगितलं जाते। आहे असा जगदंबेच्या मनाचा विक्षे याच नाव मळ तिने आपल्या शरीराच्या काढलेल्या मळ्या असा नाही आणि कुठलाही हत्ती उचलून आणला हत्तीचं मस्तक माणसाच्या धडावर बसत असतं का इतकं आहे का आपलं हे बुंद त्याच्यावर समजा हत्तीचं मस्तक ठेवलं असंही चालू असणारा हत्ती प्राणी याचा त्याच्याशी काही संबंध नाही हत्तीच मस्तक आणलं म्हणजे गजमस्तक आणलं गजमस्तक म्हणजे ओंकाराचं आव्हान केलं ओं ओम त्या ठिकाणी कल्पना करून बसवला त्याला म्हणतात गजा आनंद असा या खंडामध्ये प्रमुख ही कथा दुसरी महत्वाची कथा आहे भगवान ब्रह्माजी महाराज जांभाळी दिली आहे आणि त्यातून एक दिव्य पुरुष जन्माला या मोठ्यांच्या सगळ्या काही अद्भुत कथा आहेत त्याच्या शरीराचा मोठा सुंदर भास होता। त्याला ब्रह्मदेवाने विचारलं तू कोण आहेस या कोण आहे कुणाला माहिती तुमच्या जांभाळेतून तु निर्माण झालो तुम्हीच काय नाव द्याल ते ना नाव तुम्ही काय द्याल ते काल मग असं असेल तर तुझं नाव आजपासून सिंधू तुझ्या अंगाचा सुवास चांगला आहे तू सिंधू तू ज्याला कुणाला क्रोधानी अली मी अन द्याशी काही मजदार वर मिळाला त्रैलोक्य अप्रतिहात तुला कुठे फिरता त्रिलोकी गमन राहील सर्व प्रकारच्या जा ज्या इच्छा ज्या क्षणी उत्पन्न होतील त्या त्या क्षणी पूर्ण होतील मज मजदार वर मिळाले आणि तो दैत्य एखादी वाटल सुटल्यासारखा तुटला देवरसिंग नारायण म्हणतात एवढं संकट चाललंय विश्वा ताप आहे नर्दन कला रस्त्यात घातलं काय कुठे चालली आपली स्वारी हो भक्कम वर मिळाले आहेत कशावर कोणी दिले म्हणे शंकर हां मग बरोबर आहे तो शुद्धीवर असतो का त्याने वरदान दिलं ते खरं आहे का मग कुठं काय अरे म्हणतात काय त्याचा अनुभव नाही भाऊ म्हणजे त्याच्याच मांडीवर बसलेली बाई का नाही आणली आणि ते जे यंत्र चाललं होतं भारताकडे ते वापस फिरलं फिरलं ते असा कपटाळून घेण्यासारखं फिरलं हात पुढे करू शंकर बापरे बापरे म्हणजे हा मला आलिंगन मिलिंगन देतो की काय आणि शंकर आपलं काम सोडून कैलास सोडून चालले पळत शंकर पळतायत भगवान विष्णू पाहतायत है, काहीतरी संकट आहे ते म्हणतच काहीतरी आहे विचारलं का है? म्हणलं काय काय मला वेळ आहे का सांगायला मी ज्याला वर दिले त्यांना का दिले का दिले म्हणजे आता मला काय माहिती असं काही होत आहे काही हरकत नाही काहीतरी रस्ता निघेलच भगवान विष्णूने त्याला निरनाळ्या पद्धतीने समजावून सांगितलं किंवा काय ब्रह्मदेवाच्या माझ्या या विष्णू शंकराच्या काय मागे लागला आम्ही मामूल आहोत तुला फारच फार खुमखुमी तर एकदा शंकर शंकर काय आहे ते तुला कळलं नाही म्हणून तसं वाटते पण असं कर चार दिवस या भांगडीत तू पडूच नको यानं शंकर तर सोडलंय पण पार्वतीच्या मागे लागला तिला कांद्यावर घेऊन जेव्हा चालला तेव्हा ती ओरडते यांच्या नावाने की प्रभू काय चाललंय दैत्य मला घेऊन जातो तुझं लक्ष सुद्धा नाही किंमत बुद्धी प्रहर येणं दे आता सिद्ध बुद्धी काही विहार चाललाय लक्ष काही गप्पा चालल्या आहेत इतकी मजेदार प्रश्नावली आहे की वाहुवा स्तुती करावी तर कशी करावी हे याच्यातून पाहण्यासारखं आहे त्या जगदंबेच्या समोर प्रगट होतात त्या दैत्याच्या छातीवर काहीतरी भयंकर पडल्यासारखा वाटत शंकराच्या माध्यमातून ते विघणार एक ब्राह्मण प्रगट होत तो ब्राह्मण समजावून सांगतो अरे कशा या बाईच्या मागे लागला या शंकराच्या मागे लागला अशा हजारो स्त्रिया सुंदर आहेत हिला सोडून दे तो तिला सोडून देत आणि दैत्याला सांगतात चार दिवस तू इकडे तिकडे मजेदार राज्य कर आणि अप्सरा बिप्सरा आहेत स्वर्गामध्ये पात्रा आणि तो ब्राह्मण गुप्त होतो तेव्हा देवी शंकराला विचारते कळलं का तुम्हाला ब्राह्मण कोण होता आपण आपल्या संकटात होतो त्या ब्राह्मणाकडे आपलं लक्षच नाही दैत्याला मोहित करून आपणाला सोडवून ठेवलं म्हणून आपण त्याची आराधना केली पाहिजे इथे लागलीच दक्ष प्रजापतीचा प्रश्न आहे की काही न करता त्या ब्रह्माजीनी त्या दैत्याला असे दिलेच कशे, त्यानं तप केलं नाही काही केलं नाही आणि त्यालाय कसे या वेळेला सांगतात हे भारत असा एक अजब देश आहे इथे योगी जन्मानुजन तप करतो एका जन्माचं नसत अनेक जन्माचं तपासत आणि ते कोण्या जन्मामध्ये फलद्रुप होत ज्ञानेश्वर माउली कोण्याही कॉलेज मध्ये गेली नव्हती आणि ज्ञानेश्वरी सारखा एक जगन्मान्य ग्रंथ झाला भगवान शंकराचार्य कुठल्याही कॉलेज मध्ये गेले नव्हते शंकर भाष्यासारखे एक दिव्य भाष्य अष्टवर्षे चतुर्वेदी आठ वर्षात चारही वेदाचा अभ्यास झाला द्वादश सर्व शास्त्रविद बारा वर्षात सगळ्या शास्त्रांचा अभ्यास झाला षोडशे कृतवान भाष्यम सोळा वर्षामध्ये शंकर भाष्य निर्माण झालं जे अद्याप बत्तीस वर्षाच्या माणसाला बत्तीस दातानी वाचता येत नाही ते सोळा वर्षाच्या वयात तयार झालं ज्ञानेश्वरी चोवीसाव्या वर्षी तयार झाले हे काय हे यावेळे हे अनंत जन्माचा साठा केव्हा तरी उदयाला येतो आणि त्यावेळेला काही विशेष प्रयत्न न करता त्यांना सिद्धी मिळत असते असेच कैक दैत्य कैक मानव कैक दानव पूर्वजन्मा मध्ये काहीतरी करून ठेवतात यावेळेला फारस काही करण्याची गरज नसते आणि थोडस काही केलं कि लागली सिद्धी मिळत असते आमच्यावर इतर ग्रंथाचा जसा असर झाला त्याचा तुळशी रामायणाचा जास्त आहे कधीतरी आम्ही काशीला पुष्कळ दिवस राहिलो त्याच्यामुळे काशीत त्या तुळशी रामायणात होतो सगळ्याच उत्तरायमध्ये आपल्याकडे जसं भागवत भारत सगळं प्रसिद्ध आहे तसं त्यांच्याकडे फक्त ते मानस रामायण तुलसीरामायण ते वेदासारख समजतात त्याला आणि काहीतरी तिकडे पंडित फार आहेत दोन चार दोहे तुलसीरामायणाच्या हे दोन चार चौपाया ते जा पंडित ते जास्तीत मोठे आहेत त्याच्यातले पाच पन्नास जण मला असे भेटले कि ते तुलसी रामायण डोक्याखालीच घेऊन झोपायचे सगळेच्या उषासारख्याच वाकड्या झालेल्या काळ्या होत बेकार मोठे मोठे केस दरिद्र तेल लावलेलं ते सरसूच लावलेलं ते सगळं घासलेलं त्याला कंगाल वास सगळे जण सारख्याच उश्या का वापरतात म्हणून त्यानं विचारलं काय रे बा सगळ्यांची पद्धत काय आहे बोला रमायण रमाय या पाळख्यात रामायण तेथे ते ते अशी दुर्दशा का अजी बोल सिर रक्के अगर सो उसमें का कोई कोचार अगर मस्तिक्क में चले तो राम होणा कितना दुर्लभ है, सैक्स कल्पना किती चांगली आहे पण पुस्तकावर मोठफ ठेवून झोपा म्हणजे त्याच्यातले विचार याच्यात जात असते पण काय करतील कोण याचा काही नियम नाही नाना प्रकार नाना ना प्रकार खेळत नाही कशावर भरोसा नाही नक्की पुण्य कशाने लागते याची खात्री नाही त्याच्यामुळे दोन वव्या याच्या चार वव्या त्याच्या पाच वव्या त्याच्या सतरा ग्रंथ ह्या पूर्ण वाचायचा नाही पाच वव्या वाचले की ठेव काहीतरी कागद मग ते सीता रस्त्यात कुठं उरडत असो की राम तिथं कुठं बसलेला असो याच्या पाच वव्या झाल्या की ठेव बंद का अरे प्रभाग काही काही पूर्ण वाचतील की नाही एका हळू न वाचतील की ते अनुष्टुप मध्ये वृत्ताचं नाव आलं तर ते वाचून टाकतात पोथी सारखंच अनुष्टूप अनुष्टूप वृत्त पहिले रत्न श्रीनगर भैरवा इथे अनुष्टुप हे वाचायचं काही जरूर आहे पण ते, ते काय लिहिले कुणाला माहित काय वाचा वाचा अशानं पाठ होत नसतात हे काहीतरी होत समजून घ्या आणि मग काय करता येणं शक्य असेल ते करा हे याच महत्व आहे त्या सिंधुरा सुराने नाना प्रकारचा उदम केला तेव्हा त्याला मारण्याकरता भगवान गजानन प्रकटचा आणि या गजाननाच्या हस्ते सिंधुराठरा बदलून महाराज वरेन्याला गणेश गीता सांगण्यामध्ये आली विश्वातला एक अप्रतिम कार्यक्रम ज्ञानाची एक परिसमाप्ती म्हणजे गीता ही गीता राजा वरेण्याला सांगण्यामध्ये आली आणि ही घटना त्या राज सदन नावाच्या क्षेत्रामध्ये झाली इथे गजाननाचं क्षेत्र आहे इधे राज सदना गणेश गीता भगवंता राजा बर संगली आज गणेशा एक, एक महाक्षेत्र समझ लिया नंदा दीपाची पद्धत खूब है तो सेंदूरासुर मार्ला शरीर लोह प्रकट हो जो तैयार करता हा जस्त शीस मिश्रण तुम तैयार करता हे दोन्ही चाळ म्हणजे यांच्या भस्मातून सिंदूर तयार होतो सगळ्या विश्वामधून भस्म तयार होतो आणि भस्मातून सिंदूर तयार होतो म्हणून शैवांच्या नंतर गाणपत्य तयार होतो शैवांचं भूषण भस्म आणि भस्म धुरणानंतर सेंदूर लावायचा असतो हा विरजासंस्कारानंतर त्यावेळेला खऱ्या गाणपत्यांचा तो सेंदूर असतो आणि मग त्यावेळेच ते ध्यान असतं सिंदूर दूर तुमचं आमचं नसतं ते आपणही शेंदूर लावतो पण दुकानात मिळतो तो आणि हे शेंदूर लावतात शंकराधिक महापुरुष तेव्हा त्याच्यातही फरक असतो म्हणजे आपल्या बाह्याचारात आणि त्या मुख्या आचारामध्ये वर्तून दिसण्याचं जरी साम्य असल तरी जमीन आणि आसमान इतकाच फरक असतो याचा विचार आता उद्याच्या पाचव्या खांडामध्ये करू मंगलमूर्ती महत्वा